मैत्रिय म्हणाले मितुरा अशा रीतीने मी तुला भगवंतांचा कालरूप महिमा ऐकवला आता ब्रम्हदेवानी ज्या प्रकारे विश्वाची रचना केली ते ऐक प्रथम त्यांनी तम म्हणजे अविद्या मोह म्हणजे अस्मिता मोह म्हणजे राग तामिस्र म्हणजे द्वेष आणि अंधतामिस्र म्हणजे अभिनिवेश या अज्ञानाच्या पाच वृत्ती निर्माण केल्या परंतु हे अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाही ते भगवंतांचे ध्यान करून त्यांनी आपले मन पवित्र केले आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली यावेळी सनातन आणि सनत कुमार निवृत्तीपरायणची उत्पत्ती केली आपल्याला पुत्रांना ब्रम्हदेव म्हणाले पुत्रांनो तुम्ही प्रजा उत्पन्न करा परंतु ते जन्मतःच निवृत्तीपरायण आणि भगवत चिंतनात तत्पर असल्याने ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती आपली आज्ञा न मानता आपले पुत्र आपला तिरस्कार करीत आहेत असे पाहून क्रोध आला आपला क्रोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी विवेकाने क्रोध घाबरण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो क्रोध ताबडतोब ब्रम्हदेवाच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रुपात प्रकट झाला ते बालक म्हणजेच देवतांचे पूर्वज भगवान भव म्हणजे रुद्र रडत रडत म्हणू लागले जगत पिता विधाता माझी नावे आणि सांगा तेव्हा कमलयोगी मधुरबाणी म्हणाले कि रडू नकोस मी आता तुझी इच्छा पूर्ण करतो हे देवश्रेष्ठ तू दुःखी बालकाप्रमाणे समजून समजून रडू लागलास म्हणून प्रजा तुला रुद्र नावाने संबोधतील तुझ्या राहण्यासाठी मी अगोदरच हृदय आकाश, वायू अग्नि जल पृथ्वी सूर्य चंद्र आणि तप ही स्थाने उत्पन्न केली आहेत मन मन महिनस महान शिव ऋतध्वज उग्ररेता, भव काल वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावे असतील तसेच वृत्ती, उमा नियुत सर्पी इला अंबिका इरावती सुधा आणि दीक्षा या अकरा रुद्रानी, तुझ्या पत्न्या असतील तू वरील नावांचा स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर आणि बारा, पुष्कर्शी प्रजा उत्पन्न कर कारण तू प्रजापती आहेस लोकपिता ब्रम्हदेवाची अशी आज्ञा घेऊन भगवान नील आपल्या सारखेच बल आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागले रुद्राने उत्पन्न केलेले त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असे पाहून ब्रह्मदेवाना भीती वाटली ते रुद्राला म्हणाले सूरश्रेष्ठ तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व देशांना भस्म करू पाहत आहे तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस तुझे कल्याण असो आता तू सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप करच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर पुरुष तपानेच इंद्रियातील सर्वांतर्यामी आणि ज्योतिष स्वरूप श्रीहरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो मैत्रे म्हणाले जेव्हा ब्रह्मदेवानी अशी आज्ञा केली तेव्हा रुद्राने तपश्चर्यानंतर जेव्हा भगवंतांच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रम्हदेवाने उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांना आणखी दहा पुत्र झाले त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली मरीची अत्री अंगिरा पु दक्ष आणि दहावे नारद अशी त्यांची नावे होत यापैकी नारद ब्रम्हदेवाच्या मांडी पासून दक्ष अंगठ्यापासून वशिष्ठ प्राणांपासून भृगु त्वचे पासून क्रतु हातापासून पुलह नाभी पासून पुलत्स कानांपासून अंगिरा मुखापासून अत्री डोळ्यांपासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाली त्यांच्या उजव्या धर्म उत्पन्न झाला ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला त्या अधर्मासून संपन्न झाला तसेच ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम भूयांपासून क्रोध खालच्या ओठांपासून लोभ मुखापासून वाणीची अधिष्ठाती देवी सरस्वती लिंगापासून समुद्र पापांचे दूरस्थानापासून देवहुतीचे अशा प्रकारे हे सर्व जग जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले विजुरा ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती आम्ही ऐकले आहे की स्वतः तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून ऋषींनी त्याला विश्वासात घेऊन समजावले त्या आपण समर्थ असूनही आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकला नाही आणि कन्या गमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात असे तर यापूर्वी कोणीही केलेले नाही आणि पुढेही कोणी करणार नाही ना हे जगदगुरु आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोधत नाही कारण आपल्या सारख्याच्या आचरणाचे अनुकरण केल्याने या जगातील लोकांचे कल्याण होते ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्या तेजाने प्रकट केले आहे त्यांना नमस्कार असो यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे आपले पुत्र मरीजी आदी प्रजापती आपल्या समोर असे पाहून प्रजापती ब्रज्जित घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या तेच धुके झाले त्याला अंधार असेही म्हणतात एकदा ब्रम्हदेव विचार करू लागले कि मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू त्याच वेळी त्यांच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले त्या उद्घाता या चार ऋत यज्ञांचा विस्तार धर्माचे चार चरण आणि चार आश्रम तसेच त्यांच्या वृत्ती हे सर्व ब्रह्मदेवांच्या मुखापासून उत्पन्न झाले विदुराने विचारले हे तपोधन विश्व रचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवांनी आपल्या मुखातून या वेद इत्यादींची रचना केली तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली हे आपण सांगावे मैत्रे म्हणाले मित्रा ब्रह्मदेवानी आपल्या पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व रचना केली तसेच याच क्रमाने शस्त्र म्हणजे रचना केली याच रीतीने आयुर्वेद धनुर्वेद गांधर्वेद आणि स्थापत्य वेद या चार उपवेदांनाही क्रमशा आपल्या त्याच पूर्वाधिमुखांपासून उत्पन्न केले नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवाने आपल्या चारी मुखांपासून इतिहास पुराण रुपये अग्निष्ठ आपतोर्याम आणि अतिरात्र तसेच वाजपेय आणि गोसव हे दोन दोन यज्ञही उत्पन्न झाले विद्या दान तप आणि सत्य हे धर्माचे चार पाय आणि आचरणासह हो चार आश्रम सुद्धा याच क्रमाने प्रकट झाले सावित्र प्राजापत्य ब्राह्म आणि बृहत या चार वृत्ती ब्रह्मचार्याच्या आहेत तसेच वार्ता संजय शालीन आणि शिलोच्छ या चार वृत्ती ग्रस्ताश्रमाच्या आहेत याच प्रकारे वृत्तीभेदाने वैखानस वालखिल्य अवदुंबर आणि फेनक हे चार भेद वानप्रस्ताश्रमाचे आणि कुटिचक बहुदक हंस आणि निष्प्रिय म्हणजे परमहसी वार्ता आणि दंडनीती या चार विद्या आणि चार ह्या सुद्धा ब्रम्हदेवाच्या चार मुखांपासूनच उत्पन्न झाल्या तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रकट झाला त्यांच्या रोमांपासून उष्णिक त्वचे पासून गायत्री मांसापासून त्रिष्ठूप स्नायूंपासून अनुष्ठ हाडांपासून जगती मंजापासून पंक्ती आणि प्राणांपासून याचप्रमाणे त्यांचा जीव स्पर्शवर्ण म्हणजे क वर्गादी पाच वर्ग आणि देह स्वरवर्ण म्हणजे अकारादी भरवला गेला त्यांच्या इंद्रियांना उष्मवर्ण म्हणजे शिव हो, आणि शक्तीला अंतस्त म्हणजे य र लतात तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद ऋषभ गांधार षडज मध्यम धैवत आणि पंचम हे सात स्वर उत्पन्न झाले ब्रह्मदेव शब्द स्वरूप आहे ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहेत विधुरा दुखे बंदेने आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवानी दुसरे शरीर धारण करून विश्व विस्तार करण्याचा विचार केला मरीची आधी महान शक्तिशाली ऋषींकडून सुद्धा विस्तार जास्त झाला नाही हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की अहो मोठे आश्चर्य आहे माझ्या सतत प्रयत्न करण्याने प्रजेची वृद्धी होत नाही यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे असे वाटते योग्य कर्म करणारे ब्रम्हदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले कळ हे ब्रह्मदेवाचे नाव आहे ते विभक्त झाल्या कारणाने शरीराला काय म्हणतात त्या दोन विभागातून एक स्त्री पुरुषांची जोडी प्रकट झाली त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू मनु झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली तेव्हापासून मैथुनाने प्रजेची वाढ होऊ लागली मनूने शतरूपेपासून पाच संस्थाने उत्पन्न केली बिदुरा त्यात असे आणि प्रसूती अशा तीन कन्या होत्या मनुनी आकृती रुचीला देवहुती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली यांच्या संततीने सर्व जग भरून गेले अध्याय बारावा समाप्त